सर्ग काही राजा शोकाने गेले त्याला चिंताग्रस्त असुर तमाने सूर्याचे करावे तशी गत राम लक्ष्मणानं देशाबाहेर घालून दिल्यामुळे इंद्रासारखे राजाचे शोकाने झाले भारेसह राम गेल्यानंतर कौशलेश्वर दशरथाला आपला दुष्कृत्याचे स्मरण झाले आणि ते श्यामल वर्णाच्या आणि सुंदर नेत्रांच्या कौशल्याला सांगावे असे त्याला वाटले राम वनाला जाऊन सहावी रात्र आली असता अर्ध्या रात्री राजा दशरथाला त्या दुष्कृत्याचे स्मरण झाले पुत्रा शोकाने व्यथित होऊन आपल्या त्या दुष्कृत्याचे स्मरण करून राजा पुत्र शोकाने आर्त झालेल्या कौशल्याला म्हणाला हे कल्याणे मनुष्य जे काही शुभ अथवा अशुभ आचरण करतो तसेच त्याला त्याच्या कर्माचे फळ लागते उद्दिष्ट कर्माचे लहान मोठे फळ किंवा गुणदोष आरंभीस तो जाणत नाही तो अज्ञानी म्हटला जातो कोणी पळसाची फुले पाहून तशी सुंदर फळे येतील असा लोप धरून आंबळे तोडले आणि पळसांना पाणी पाजले तर फळे येताच त्याला रडावे लागते फळाची जाण न ठेवता जो केवळ कर्माच्याच मागे धावतो त्याला फळाच्या वेळी पळसाची सेवा करणाऱ्या सारखा शोक करावा तसा मी मूर्ख आंबराई तोडून पळसानं पाणी पाजले आणि फळाच्या वेळी रामाला टाकून आता मागावून शोक करतोय कौसल्य मी कुमार असताना धनुष्य वागवीत होतो तेव्हा ध्वनी पकडण्याचे कसब मला अवगत झाले शब्दवेधी कुमार अशी माझी कीर्ती झाली त्यातून हे पाप माझ्याकडून घडले देवी <coughs> हे आज माझ्यावर आलेले दुःख मी स्वतः सोडून घेतलेले आहे जसे लहान मुलाने भुलून जाऊन विष खावे तशी माझी स्थिती आहे जसा कोणी सामान्य मनुष्य पळशाच्या फुलांनी मोहून जावा तसे मला सुद्धा माहित नसलेले शब्दवेधीपणाचे हे फुल आहे देवी तुझा विवाह झाला नव्हता मी युवराज झरवतो आणि माझी कांक्षा वाढवणारा पावसाळ्याचा ऋतू आला होता भूमीतला सारा रस काढून टाकून आणि आपल्या किरणाने जगाला तापून सूर्य भूतपुशाचे वास्तव्य करीत असलेल्या भयानक दिशेकडे गेला एकाएकी उष्मान अहिष्य झाले आणि ढग पाण्याने भरल्यासारखे दिसू लागले त्यामुळे बेडूक सारंग पक्षी आणि मोर हे आनंदित झाले पक्ष्यांच्या पक, पंखांचे पृष्ठभाग ओले झाले जणू त्यांनी ताप सहन केल्यानंतर स्नानच केले आणि मग पावसाने आणि वाऱ्याने ज्यांचे शेंडे हालत आहेत अशा झाडांच्या आश्रयाला ते गेले पडलेल्या पांढुरक्या रंगाचे लाल रंगाचे भस्मयुक्त आणि शुद्ध सुद्धा प्रवाह झरत होते ते सर्पासारखे दिसत होते अशा त्या सुखद वेळी मी हाती धनुष्यबाण घेऊन रथात बसून व्यायाम करावा या इच्छेने शरीर नदीकडे गेलो नदीवर पाणी पिण्याच्या ठिकाणी श्वाप देईल ते मारण्याची माझी होती त्यावेळी माझा माझ्या मनावर ताबा नव्हता काही वेळाने अंधारात पाण्यात घागर भरली जात असताना डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहत नसल्यामुळे गरजणाऱ्या हत्तीच्या आवाज तो आवाज मला वाटला तेव्हा मी झळाळणारा सर्पाच्या विषयासारखा घातक बाण बाहेर काढला आणि हत्ती मिळेल या अपेक्षेने त्या शब्दावर नेम धरून तो फेकला सर्प विषयासारखा धारधार असा तो बाण मिसळताच त्या संध्याप्रकाशात आरो उठली ती एका वनवासीची होती बाणामुळे मर्मच्छेद होऊन तो हाय हाय असे म्हणत पाण्याजवळ पडला तो जमिनीवर पडत असताना मनुष्यवाणी बोलली आमच्यासारख्या गरीब बापड्यावर शस्त्र कसे हो येऊन पडावे रात्री कोणी नसताना नदीर मी पाणी पिऊन घेऊन पाणी घेऊन जाण्यासाठी आलो होतो कोणी बाण मारून मला जखमी केले कुणाचे मी वाईट केले दंड टाकून देऊन वनात येथेच मिळणाऱ्या वस्तूवर जगणारा ऋषी मी जटाभर धारण करणारा आणि वलगल आणि कातडी अंगावर घेणारा मी माझ्यासारख्याच्या शस्त्राने वध करणे योग्य तरी कसे माझा वध करून कुणाला होणार आहे त्याचा काय मी अपकार केलाय असे निष्फळ आणि केवळ अनर्थ ओढणारे कर्म त्याने का करावे गुरुच्या पत्नीशी व्यभिचार करणारा जसा कोठेही भला मानला जात नाही तसे हे कर्म करणारा कोणीही भला मानला जाणार नाही माझे प्राण गेल्या ते मला इतके दुःख नाही जितके माझा वध झाल्यावर माझ्या माता पित्यांचे काय होईल त्याचे मला दुःख वाटते त्या उभय वृद्ध दंपतीला कितीतरी काळपर्यंत मी पोषित आलो मी मेल्यानंतर त्यांचा जीवन निर्वाह कसा चालवतील एका बाणाने वृद्ध माता पित्यांचा आणि माझा मनावर हृदय व्यथित होऊन बाणासह धनुष्यभूमीवर गळून पडली रात्रीच्या वेळी विराप करणाऱ्या त्या ऋषीचे ते, ते केविलवाणी शब्द ऐकून मी गडबडून गेलो अत्यंत शोक होऊन माझेही भान नाहीसे झाले मनाने दिन आणि विषाण होऊन मी त्या जागेकडे गेलो आणि शरीरच्या तीरावर बाणाने मारलेल्या ता धुळीत पडलेल्या रक्ताने त्याचे अंग भरले होते बाणाचे टोक घुसून तो, तो पडलेला होता आपल्या डोळ्याने त्याने मला पाहिले मी त्याला घाबरलेला आणि अस्वस्थ झालेला दिसलो आपल्या तेजाने जडोमाला भाजून काढित असल्याप्रमाणे तो क्रूर आणि बोलला राजा मी वनात राहतो तुझा का मी काय अपकार केला होता तू मला मारलेस। एका वडिलांच्या माझी वाट पाहतायेत तहनाचे दुःख बराच काळपर्यंत सोसत आशा धरून बसली आहेत मी भूमीवर पडलेला हे वडिलांना करणार नाही आणि दानन सुद्धा ते काय करू शकणार ते आशक्त आहेत चालू शकत नाहीत तेव्हा माझ्या तपाचा किंवा मा विद्येचा येथे काही उपयोग नाही एक झाड तुटलेल्या दुसऱ्या झाडाला वाचवण्याला जसे समर्थ होत नाही तसा मी त्यांना वाचवायला समर्थ नाही राघवा तूच वडिलांच्याकडे लवकर जाऊन त्यांना सांग वाढलेली आग जशी वन जाळून टाकते तसे ते तुला क्रोधाने जाळून टाकू दे नको म्हणजे झाले ही एकेरी पायवाट माझ्या पित्याच्या आश्रमाकडे गेलीय त्यांच्याकडे जाऊन देणार तू प्रसन्न कर नाही तर ते तुला संताप आणि शाप देते राजा माझ्या अंगातला बाण काढून टाक पाण्याचा वेग जसा उंच तीराला घासतो तसा तो धारधार बाण माझ्या मृद मर्माला बाण शरीरात असला तर क्लेश होतात पण तो काढताच प्राण जातो ही चिंता त्याच्या अंगातून बाण काढताना माझ्या मनात उत्पन्न झाली मी दुःखी दिन आणि शोकाने व्याकू झालो माझी चिंता त्या मुनी सुत ऋषीच्या दृष्टीस पडले तेव्हा त्या अडचणी सापडून मी गांगर आहे हे पाहून माझी कळकळ जाणून माझी शक्ती कमी कमी होत चाललीये अंग वळते आहे हालचाल थंड पडत चाललीये मी मरणार तेव्हा शोक आवरून धैर्याने मी मनाने स्थिर होत आहे आपल्या हातून पातक घडले आहे ही भीती मनापासून दूर कर राजन मी द्विजन आहे तुझ्या मनाला व्यथा होऊ देऊ नकोस राजा माझी आई शिद्र आणि वडील वैश्य आहेत कसे बसे बोलला तो गडबडा लोळू लागला हातपाय झाडू लागला थरथर कापू लागला तो गुदमरू लागला असतानाच मी तो बाण उपसून काढला तो माझ्याकडे पाहून संत्रस्त झाला आणि त्या तपोधनाने प्राण सोडले त्याचे अंग भिजलेले होते मर्मात झालेल्या जखमीच्या वेदनेने तो ओरडच होता एकसारखा कणत होता मग शरीरच्या गाठी त्याला निपचित पडलेला बहून कौशल्य मी अत्यंत विषण्ण झालो अयोध्या काडाचा त्रेसष्टावा सर्ग समाप्त